स्कंद पाचवा अध्याय पण राहावा बिडाल आणि असिलोमा यांचे देवी बरोबर युद्ध एका सामान्य समजलेल्या स्त्रीकडून ताम्र आणि चिकशुर यांचा वध झाल्याचे ऐकून महिषासूर विस्मयचकित झाला त्यांनी युद्धात मद चढत असलेला बिडाल आणि असिलोमा या दोन महाबलाढ्य राक्षसांना प्रचंड सैन्य देऊन देवीचा वध करण्यास पाठवले तेव्हा देवीने सिंहारूढ होऊन ढाल तरवार हातात घेतली असे त्यांना दिसले असिनोमा नम्रतापूर्वक हसतमुखाने तिला म्हणाला हे देवी तू सुंदर आहेस माझ्याशी सत्य भाषण कर तू येथे का आलीस आणि निरपराधी दैत्यांचा वध का करीत आहेस त्याचे कारण सांग मी तुझ्याशी तह करीन ही सुंदरी सोन हिरे रत्ने आणि उत्तमोत्तम पात्रे यापैकी तुला जे पाहिजे असेल ते तू घेऊन जा तू काय करण्यासाठी युद्ध आहेस ते सांग युद्धामुळे दुःख आणि संताप यांची वृद्धी होते युद्ध सर्व सुखांचा नाश करते असे महाजन तुझा शरीरास पुष्प प्रहार सुधा मलाता शांती आणि विषय सुखोपोग घेण्याचे टाकून तू दुःख अशा संग्रामास का बरे प्रवृत्त झालीस संसारात दुःखाचा त्याग करून सुखाचा स्वीकार करावा असा सिद्धांत आहे हे सुख नित्य आणि अनित्य अशा दोन प्रकारचे आहे आत्मज्ञान हे नित्यसुख आणि भोग सुख हे देणारे आहे अनित्य आहे ते नश्वर सुख वेदशास्त्रांच्या चिंतन करणाऱ्यांनी सोडून दिले पाहिजे हे सुमुखी हे कृषोदरी सौगतांच्या मतांचा जर तू स्वीकार करत शील तर प्राप्त झाल्यामुळे अनुपम सुखांचा उपभोग घे परलोकाविषयी तुझ्या मनात संशय असेल तर या भूतलावर चिरकाल राहून स्वर्ग सुखाचा उपभोग घे देहाचे यवन हे अनित्य असल्याने पुण्य कर्म करीत असावे इतरांना ज्यामुळे पीडा होईल असे कर्म प्राप्तजनांनी वर्ज केले पाहिजे धर्म अर्थ काम यांचे सेवन करावे म्हणून हे कल्याणी तू नेहमी धर्मावरच लक्ष ठेव हे अंबिके तू निरपराधी दैत्यांचा वध का करीत आहेस दया हा धर्म सत्यावर अवलंबून आहे म्हणून सुज्ञाने दया आणि सत्य यांचेच रक्षण केले पाहिजे हे सुंदरी तू दानवांचा वध का करतेस देवी म्हणाली हे महापराक्रमी दैत्या मी येथे का आले आहे याचे उत्तर मी तुला सांगते हे दैत्या मी सर्वांचे ठिकाणी संचार करीत असते आणि साक्षी रूपाने मी प्राण्यांचे न्याय अन्याय पाहत असते माझ्या ठिकाणी भोगाची इच्छा लो अथवा गैरबुद्धी कधीही नसते मी धर्मरक्षणा साधूंचे आणि भक्तांचे रक्षण करीत असते मी वेगवेगळ्या अवताराने साधूंचे रक्षण आणि खलांचा नाश करते वेदांचे संरक्षण करते मी पूर्वी धारण केलेले अवतारच पुन्हा पुन्हा घेत असते तेव्हा हे दानवा दुष्ट महिष देवांचा नाश करण्यास प्रवृत्त झाला आहे म्हणून मी त्याच्या वधाकरता अवतार घेतलेला आहे हे सत्य मी तुला सांगितले मी सर्व देवशत्रूंचा नाश करणार तू त्या दुष्टमहिषाला हा निरोप सांग तू येथे दुसऱ्या दैत्याना युद्धास का पाठवतोस तू स्वत युद्धाला ये किंवा माझ्याशी तह कर जर तुझी इच्छा असेल तर देवांशी बैर सोडून तू पाताळात जा रणांगणात जिंकून देवांचा हरण केलेला सर्व वस्तू परत दे आणि त्वरित पाताळात निघून जा देवीचे भाषण ऐकताच असिलोम हे बिडाला मला तरी भवानीचे भाषण योग्य वाटते तेव्हा अशा वेळी तह करावा कि युद्ध करावे बिडाला म्हणाला हे वीरा तुझे म्हणणे बरे पण महिश अभिमानी असल्यामुळे युद्धात मृत्यूची खात्री असूनही तहाच तयार होणार नाही इतकेच काय पण शेकडो दानव युद्धात मरण पावतात हे पाहू पाहूनही त्याने आपण तेव्हा दैवाचे उल्लंघन करण्यास कोण समर्थ आहे खरोखरच त्या जगात सेवकांचा धर्म दुस्साध्य आहे त्यांना कधीच मान नसतो स्वामीची आज्ञा पाळावीच लागते आपण खेळातल्या भावल्याप्रमाणे आहोत तेव्हा आपण दोघांनी जाऊन हे कठोर भाषण कसे निवेदन करावे देवांचे सर्वस्व परत देऊन पाताळात जावे हे त्याला कसे रुचेल त्याला प्रिय भाषण करायचे म्हणजे असत्यच बोलले पाहिजे कारण हिताचे सत्य भाषणही त्याला रुचणार नाही सत्य भाषण प्रिय होत नसते म्हणून विचारी पुरुष अशा वेळी मौन धरतात आपल्यासारख्या वीरांनी राजाला उपदेश करू नये असे नीतीशास्त्र आहे महिषाला असले हिताभ भाषण सांगितले तर उलट राजा क्रुद्धच होईल तेव्हा आपण स्वामी कार्य हेच कर्तव्य समजून मरणाला तुच्छ मानून युद्ध करावे हे उत्तम परंतु आपला प्राण वाचवण्याची शक्यता नसली तरी आपण युद्ध केलेच पाहिजे असा विचार करून युद्धासाठी ते रथावर आरूढ झाले आणि धनुष्यभाण घेऊन बाण सोडण्यास त्यांनी सुरुवात केली बिडालाने देवीवर सात बाण सोडले ते देवीने त्वरित मोडून टाकले शिळेवर घसलेला तीक्ष्ण बाणांनी देवीने बिडाला मूर्छित केले आणि त्यातच त्याचा अंतही झाला बिडालाचा वध झाल्याचे पाहून असिलोमा युद्धासाठी देवी समोर आला तो म्हणाला हे देवी त्या दुरात्म्या महिषाचे मरण तुझ्यामुळेच होणार आहे हे मला समजते पण सेवा तत्परतेने मला केलेच पाहिजे महिषाला प्रिय आणि अप्रिय भाषणाची जाण नसल्याने त्याच्या समोर हितावह भाषण करणे तेव्हा मला मृत्यू स्वीकारलाच पाहिजे ज्या अर्थी तुझ्या आघाताने सर्व दैत्यमून पडत आहेत त्या अर्थी पौरुष हे व्यर्थ असून दैव श्रेष्ठ आहे असे म्हणून त्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला पण देवीने त्याचा लिलेने प्रतिकार केला असिलोम्याला अत्यंत जखमा झाल्याने त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या मोठी गदा घेऊन असिलोम्याने रागाने सिंहाच्या मस्तकावर प्रचंड प्रहार केला पण त्या सिंहाने असिलोम्याचे वक्षस्थल आपल्या तीक्ष्ण नखाने विदीर्ण करून टाकले तेवढ्यात असिलोम्याने सिंहाच्या मस्तकावर उडी मारली आणि अंबिकेवर प्रहार केला पण देवीने तो प्रहार चुकवून त्याचे मस्तक तीक्ष्ण धारेच्या खडगाने छेदून टाकले सर्व राक्षसैन्यात हाकारसांना पळून गेले ही रणांगणातील हकीगत ऐकून राक्षस दुःखाने शोक करू लागले महेश चिंताक्रांत आणि दुःखी होऊन खिन्न झाला अध्याय पंधरावा समाप्त